वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग सहेसा मग त्या रम्य तामस तमसा नदीवर मुक्काम केला सीतेकडे पाहून लक्ष्मणाला तो म्हणाला लक्ष्मणा हा रात्रीचा पहिला प्रहर वनात सुरू होत आहे तुझे कल्याण असो वनवासाला तू घाबरू नये पहा घराकडे परत आलेल्या प... पशुपक्ष्यांनी भरलेली ही अरणे यावेळी शून्य होऊन चहू बाजूने कशी रडतात शिध वाटतात यावेळी आपल्या पित्याची राजधानी अयोध्या नगरी आम्ही गेल्यामुळे सर्व स्त्री पुरुषांसह शोक करीत असणार यात संशय नाही नगरीतील माणसे राजाचा नाना गुणामुळे त्याच्यावर तुझ्यावर माझ्यावर तसेच शत्रुघ्न भरतावर प्रेम करतात माता पित्यांच्याविषयी मनात दुःख जाटते वरचे वर रडत राहिल्यामुळे ते दोघे आंधोळे तर नाही नव्हयचे पण भरत हा खरोखर मोठ्या मनात आहे तो माझ्या माता पित्यांचे धर्म बोलण्याने सांत्वन करेल महाबाहो लक्ष्मणा भरताचे मृदू अंतःकरण पुन्हा पुन्हा मला आठवते त्यामुळे माता पित्यांविषयी मी दुःख करीत नाही नरव्याघ्रा माझ्याबरोबर असताना एक गोष्ट तू करावीस या वैदेहीच्या रक्षणाकरता मला कुठे सहाय्य लागेल तिकडे तुझे सतत लक्ष असावे आज रात्री लक्ष्मणा फक्त पाणी घेऊनच मी राहील येथे नाना प्रकारची वन्य फळे आहेत तरी मला हेच बरे वाटते लक्ष्मणाला असे बोलून सुमंत्रालाही तो म्हणाला घोड्यांच्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नकोस तेव्हा सुमंत्राने सूर्य अस्ताला जाण्याच्या वेळी घोड्यांना आवरले आणि त्यांना खूप चारून आणून त्यांच्याजवळ तो बसला पण रात्र पुढू लागल्याचे पाहून शुभ संध्याविधी आटोपून त्याने आणि लक्ष्मणाने मिळवून रामाची शय्या तयार केली ती तमसाकटची पाने गोळा करून बनवलेली शय्या पाहून राम लक्ष्मणाला सोबत ठेवून आपल्या भारेसह तिच्यासह तिच्यावर पडला थकून बघून भारे सह झोपे गेलेल्या रामाकडे पाहून लक्ष्मण सुताला आणि सूर्य उगवला तमसा नदीच्या गोकुळाने भरलेल्या त्या तीरापासून दूर राम प्रजाजनासह त्या रात्री राहिला तो महा तेजस्वी राम उठला आणि प्रजाजनांकडे पाहून शुभ लक्ष्मणे बंद शुभलक्ष्मी बंधू लक्ष्मणाला म्हणाला लक्ष्मणा आमच्याविषयी सद्भाव बाळणारे आणि आपल्या घराधारांकडे सुद्धा दुर्लक्ष करणारे लो। हे लोक आता झाडाच्या मुळाशी कसे पडलेले हे नगरजनक आपण परतावे असा प्रयत्न करशील ते आपले प्राण टाकतील पण आपला निश्चय सोडणार नाही जोपर्यंत हे झोपलेले आहेत तर आपण चटकन रथावर चढून कुठूनही भय नसलेल्या वाटेला लागूय हे अयोध्येवासी जन माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे या झाडांच्या मुळाशी पडलेच ते येथून पुढे अधिक वेळ झोपू शकणार नाही राजाच्या मुलाने आपल्या स्वतःच्या दुःखापासून नागरिकांना मुक्त ठेवले पाहिजे आपल्या दुखाशी त्यांना मुळेच जोडता कामा नये लक्ष्मण जणू साक्षात धर्म स्वरूप असलेल्या रामाला म्हणाला बुद्धिमंता तुझे म्हणणे मला पडते लवकर रथावर चढ मग रामसुताला म्हणाला लवकर रथ जोड म्हणजे मग मी आरण्याकडे जाईन बाबा रे येथून लवकर चढ मग सुताने घाई करून रथाला ते उत्तम घोडे झुंपले आणि हात धरून तो रामाला म्हणाला हे रथी श्रेष्ठात महाबाहू तुझा रथ हा मी जोडलाय तुझे कल्याण असो सत्वर सीता लक्ष्मणासह त्यावर चढ राम आपल्या परिवारासह रथावर चढला आणि प्रवाहाला ओढ व भोवरे असलेली ती तमसा नदी त्याने ओलांडली ती पार करून तो श्रीमान महाबाहू भित्र्यांना देखील निर्भय अशा सुरक्षित निष्कंटक प्रशस्त मार्गावर आला परंतु नगरजना भूल पाडण्याकरता राम सुताला म्हणाला सारथे तू रथातून जा थोडा वेळ वेगाने पुढे जाऊन पुन्हा रथ परतवून आण ज्या योगे नगरजना माझा मागमूस लागणार नाही अशी व्यवस्था कर रामाचे बोलणे ऐकून सारथ्याने तसे केले आणि रथ परतवून आणून रामाला रथ आणल्याचे सांगितले अश्व जोडून उभ्या असलेल्या त्या रथात सीतेला घेऊन राम लक्ष्मण व्यवस्थित बसले आणि तेथून सारथ्याने तपोवनाकडे नेणाऱ्या वाटेने घोडे जामटले रथात बसून तर महारथी राम सारथ्यासह सा वनाकडे गेला मात्र त्याने निघताना रथाचे तोंड शुभशकुन शकून दृष्टीपुढे असावा म्हणून उत्तरेकडे ठेवले अयोध्याकांडाचा सेहेचाळीसावा सर्ग समाप्त